प्रकरण चौदावे चौदाव्या प्रकरणाचा विषय आहे साक्षी पुरुषाचे ज्ञान झाल्यावर मुक्तीची चिंता नष्ट होते प्रकरण चौदावे सूत्र पहिले जनकौ वाच प्रकृत्या शून्य चित्तो य प्रमादा भावभावन निद्रिता बोधित इव क्षीण संस्मरण हि सह राजा जनक म्हणतात जो पुरुष स्वभावाने शून्य चित्त आहे परंतु केवळ प्रमाद म्हणून विषयसंग करतो व निद्रेते सुद्धा जागरूक असतो तो पुरुष संसारातून मुक्त आहे बाराव्या व तेराव्या प्रकरणात राजा जनक अनुभूतींचे वर्णन करताना सांगतात की आत्मा केवळ जाणून घेतल्याने सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याची प्राप्ती करून घेणे हीच सिद्धी आहे हाच परमपुरुषार्थ आहे उपलब्धी प्राप्त झाल्यावर चित्ताची चंचलता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या उपलब्ध प्राप्तीमध्येच विलीन होऊन राहिले पाहिजे ज्यामुळे अनेक जन्मांच्या संस्कार स्वरूप वासनेच्या बीजांचा पूर्ण नाश होऊ शकेल जेव्हा हे बीजच नाहीसे होईल तेव्हाच कैवल्यपदाची प्राप्ती होऊ शकेल असा पुरुष सर्वत्र तोच एकत्व आत्मा पाहतो तीच आत्मज्ञानी स्थिती आहे या प्रकरणात राजा जनक मुक्तीचे वर्णन करतात अर्थातच ही मुक्ती आत्मज्ञाना नंतरची स्थिती आहे आत्मज्ञानी मानसात सुद्धा जर एखादी इच्छा किंवा वासना केवळ बीजरूपाने जरी शिल्लक राहिली तरी संधी आल्यावर त्या बीजापासून पुन्हा वासना प्रकट होऊ शकते या बीजाचा नाश हीच मुक्ती राजा जनक म्हणतात की आत्मस्वरूपी लीन झालेला ज्ञानी स्वभावानेच शून्य चित्त असतो त्याच्या मनातील सर्व कामना वासना व संस्कार होऊन चंचलता किंवा इच्छा मुळे कोणताही अडथळा येत नाही अशी कमालीची शांत अवस्था असते अशी स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष सदैव जागृत असतो झोपेत सुद्धा शरीराचे सर्व अवयव झोपी जात नाहीत शरीराच्या प्राणदायी क्रिया यथावत सुरू राहतात झोपेत सुद्धा श्वासोच्छवास रक्ताचे अभिसरण हृदयाचे आकुंचन प्रसरण आणि मन सुद्धा कार्यरत असते मेंदूचा काही भाग झोपी जातो पण त्याही वेळेला चेतना जागृत असते ती झोपी जात नाही झोपणे हा चेतनेचा स्वभाव नाही म्हणून राजा जनक म्हणतात की मी आत्मस्वरूप असल्याने झोपलेला भासत असलो तरी माझी चेतनाशक्ती जागृत असते मी सदैव जागृत असतो शरीर झोपी जाते आत्मा कधीच झोपत नाही या प्रकारे आत्मस्वरूप असलेला योगी पुरुष मुक्त अवस्थेत असतो अशा पुरुषाचे स्वाभाविक कर्म सतत होत असते पण ते केवळ स्वभाव म्हणून अशा पुरुषाने प्रापंचिक किंवा अन्य विषयांचा विचार केला तर तो वासना किंवा आसक्ती म्हणून नसतो तर केवळ स्वभावाचा प्रमाद म्हणून होय स्वइेने करावायाची कामे तर असा आत्मज्ञानी पुरुष करत नाही कारण तो आता करता नसतोच त्यामुळे त्याचे कर्म संचित साठत नाही वजे जे कर्म कर्मसंचित आहे ते सुद्धा आत्मज्ञानामुळे नष्ट होते कारण कर्माचा संबंध मनाशी आहे व मनच अस्तित्वात राहिलेले नाही म्हणून कर्माचा आपोआप क्षय होतो परंतु ज्या प्रारब्ध कर्मामुळे हे शरीर आणि जीवन प्राप्त झाले आहे ते मात्र आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा भोगावेच लागतात ते भोगल्याशिवाय मुक्ती नाही म्हणून आत्मज्ञानी माणसाला सुद्धा शिल्लक राहिलेल्या प्रारब्ध कर्मांचे भोग भोगावे लागतात तेव्हाच मुक्ती मिळते जर त्यांचा भोग केला नाही तर ते न भोगलेले कर्म पुन्हा आपला प्रभाव दाखवते म्हणून राजा जनक म्हणतात की मी आता विषयांशी संबंधित कर्मे वासने प्रमाद प्रारब्ध म्हणून करतो या जन्मात जे भोग मला सक्तीने भोगायचे आहेत ते ईश्वराच्या योजनेनुसार भोगायचे आहेत म्हणूनच मी भोगतो पण त्यातल्या अहंकार युक्त मात्र मी मुक्त आहे प्रकरण चौदावे सूत्र दुसरे क्व ना जनक म्हणतात माझी स्पृहाच नष्ट झाली असल्यामुळे आता माझ्यासाठी कुठले धन कुठले मित्र कुठले विषय कुठले शास्त्र आणि कुठले ज्ञान बर आत्मज्ञानाच्या सुखाचा अनुभव नसल्यामुळे मनुष्य शारीरिक मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी विषयांकडे वासनांकडे आकर्षित होऊन कर्मप्रवृत्त होतो ते विषय सुख देऊ शकतात असा त्याला भ्रम झालेला असतो पण हे विषय व त्यापासून मिळणारे सुख हे दोन्ही अनित्य असतात ज्ञानी माणूस तर शाश्वत सुख प्राप्त करतो मग त्याचे त्या, त्या अनित्य व क्षणभंगूर अशा विषय सुखात मन रमत नाही या गोष्टी प्राप्त करण्याची त्याची इच्छाच नष्ट होते सर्वश्रेष्ठ अशी प्राप्त झाल्यावर क्षुद्र बाबींची कोण इच्छा करेल धन मित्र भोग, शास्त्र ज्ञान हे सर्व मनुष्याच्या वासनापूर्तीची साधने आहेत जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहे तोपर्यंतच या गोष्टी मूल्यवान उपयुक्त व महत्वाच्या आहेत असं वाटत असत अशा गोष्टी स्वारस्य वाटतं हे जीवन व जग म्हणजे केवळ वासनेची स्पर्धा आहे मनुष्य या वासनामुळे सतत धावत राहतो पण अतृप्तच राहतो मृत्यू येतो तो सुद्धा अतृप्त वासनांसह त्यामुळं पुन्हा नव्या जन्मात धावावे लागते या वासना केवळ वा एका जन्मात सुद्धा शांत होत नाहीत म्हणून जगाला मृगजळ म्हटले आहे ही एक खोटी स्पर्धा आहे जिच्यामध्ये उपभोगाची प्राप्ति झाल्यावर सुद्धा अतृप्ती कायमच राहते अशी वासनारुपी इच्छा स्पृहा केवळ जगातल्या वस्तूंचीच नसते तर धर्माची सुद्धा असते पण सर्व इच्छा संपल्यावरच मनुष्य शून्य चित्त होतो ही शून्य चित्त अवस्था म्हणजेच आत्मज्ञान आहे व परमात्म्याचे निवास स्थान आहे जनक राजा म्हणतात माझी इच्छा संपली मी शून्य चित्त झालो आता वासनेचे तरंग निर्माण होत नाही मन आंदोलनित होत नाही म्हणून माझ्यासाठी धन मित्र विषय घर फार काय पण शास्त्र व सुद्धा अर्थहीन झालं आहे आता माझ्यासाठी या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत या सर्वांच्या मुळे काहीच तृप्ती मिळत नाही या गोष्टी केवळ शरीर व मन यांच्या तृप्तीसाठी असतात व त्यामुळे मनुष्य आत्मानंदाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून वंचित राहतो मी आता हा सर्व श्रेष्ठ प्राप्त करून शून्य चित्त होऊन सुखाने स्थिर आहे प्रकरण चौदावे सूत्र तिसरी विज्ञाते साक्षी पुरुषे परम आत्म निचेश्वरे नैराश्ये बंध मोक्षे चिंता मम जनक म्हणतात साक्षी पुरुष परमात्मा ईश्वर आशा मुक्ती आणि बंधनमुक्ती जाणून घेतल्यावर आता मला मुक्तीची कोणतीही काळजी नाही सर्वसृष्टीचे कारण आणि आधार एकच चेतन सत्ता आहे व त्या चैतन्यालाच अध्यात्मने ब्रह्म म्हटले आहे प्रकरण चौदाव्हे सूत्र चौथे अंतर्विकल्प शून्यस बहिंद चारिण भ्रांत दशा असता असता असता राजा जनक म्हणतात ज्या पुरुषाच्या अशा पुरुषाच्या वेगवेगळ्या स्थितीचे मर्म व अर्थ त्या स्थितीला पोहोचलेलाच जाणू शकतो आत्मज्ञानी पुरुष स्वच्छंद असतो सत्य असत्य नित्य अनित्य क्षणिक शाश्वत या सर्व बाबींचे सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वच्छ करतो तो कोणाचे स्वाभाविकपणे जगतो त्याचे आचरण सदा निर्दोष असते व तो बालकाप्रमाणे होऊन निष्पापणे जगतो कोणतीही गोष्ट करण्याची व न करण्याची त्याची इच्छा व आग्रहच सुटून जातो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा व वा वासना संपून जातात त्याच्या अंतकरणातून सर्व इच्छा आग्रह आणि शंका मुळातून नाहीशा होतात जणू तो विचार शून्य होतो निर्णय व निवड करणे हा त्याचा स्वभावच उरत नाही तो केवळ तटस्थपणे बघणारा साक्षीदार किंवा द्रष्टा असतो पण बाहेर मात्र तो अन्य व्यक्तींप्रमाणे उठतो बसतो तसेच वागतो त्याचे खाणेपिणे कपडे घालणे उठणे बसणे वगैरे सर्व व्यवहार सामान्य व्यक्तीप्रमाणेच सुरू असतात तो सामाजिक नियमांचे व शासकीय नियमांचे सुद्धा पालन करतो रस्त्यावर चालताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करतो व्यावहारिक कार्य व शिष्टाचाराचे सुद्धा पालन करतो तो काही समाजात विवस्त्र होऊन हिंडत नाही अभद्र व्यवहार करत नाही हास्यविनोद सुद्धा करतो त्याचा बाह्य आचार सामान्य व्यक्तीप्रमाणेच असतो त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार सुद्धा नसतो बाह्य अनुशासनापेक्षाही तो आत्मानुशासनावर जगत असतो पण त्याचे अंतर्मन मात्र फार बदलून गेलेले असते त्याचे अंतर्मनाची स्थिती कुणीच जाणू शकत नाही जो त्या स्थितीला पोचलेला आहे तोच ते समजू शकतो अज्ञानी माणूस ते जाणू शकत नाही अज्ञानी माणूस त्याला सामान्य माणूस समजतात सर्वसामान्य माणसे कुणाचीही परीक्षा त्याचे शरीर त्याचे कपडे आणि त्याचे आचरण याच्यावरून करीत असतात पण या तिन्ही बाबी मनुष्याचे खरे स्वरूप जाणण्याच्या कसोट्या होऊ शकत नाहीत बहुरूपी व ढोंगी मानसे सुद्धा असे मुखोटे लावून वेगळ्या प्रकारचे वर्तन करतात त्यांचे खरे स्वरूप वेगळेच असते पण बाहेर दाखवण्यासाठी ते वेगळ्या प्रकारचे नाटक करत असतात आत विष आहे पण बाहेर अमृताप्रमाणे गोड बोलतात आत दुष्टपणा आहे पण बाह्यतः मात्र सहिष्णुतेचा उपदेश करतात आत हिंसावृत्ती आहे पण गळ्यात अहिंसेची पाठी घालून हिंणतात आत तर चारवाक्याचे विचार आहेत पण बाह्यत मात्र अद्वैत तत्वज्ञानाच्या गप्पा मारतात बाह्य आचरणावरून माणसाची परीक्षा करण्याचे काम अज्ञानी माणसे करत असतात ज्ञानी ही चूक करत नाहीत म्हणून अष्टावक्र स्वामीजींनी बाह्य आचरणावरून माणसाचे मूल्यमापन करणाऱ्यांना चांभाराची उपमा दिली होती कारण सांभार केवळ कातार्याचेच परीक्षण करू शकतात ज्ञानी बाह्य आचरण नव्हे तर ज्ञानाची खोली पाहतात राजा जनक म्हणतात की ज्ञानी माणसाच्या हो। स्थितीचे मूल्यांकन दुसरा ज्ञानी माणूसच करू शकतो कारण त्यालाच त्या स्थितीचा अनुभव आलेला असतो अज्ञानी ते जाणू शकत नाही काही वेळा पुरुष भ्रम झाल्याप्रमाणे राहतो वागतो जसे कही तेला काही त्याला काहीच कळत नाही तो स्वच्छंदपणे वेगवेगळे व्यवहार वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतो म्हणून त्याच्या बाह्य आचरणावरून त्याची महत्व जाणणे अवघड असते कृष्णचरित्राचे रहस्य यामुळेच लोकांना समजू शकत नाही कधी कृष्णाने लोणी चोरले तर कधी रास खेळत होता बासरी वाजवत होता व वा युद्ध करण्यास सुद्धा प्रेरणा देत होता कपट कारस्थान करत होता व गीतेचा उपदेशही सांगत होतं हे सर्व बाह्य आचरण आहे त्यावरून कृष्णाचे परीक्षण केले तर निर्णय चुकणारच आचरण बदलल्यामुळे ज्ञान प्राप्ती होत नाही आचरण हे तर ज्ञानाच्या सावलीसारखे आहे ज्याचे अंतर्मन शुद्ध आहे त्याचे बाह्य आचरण सुद्धा आपआप शुद्ध होऊन जाते ते तसे मुद्दाम करावे लागत नाही आचरणात सुधारणा करणे हे सामाजिकदृष्ट्या आवश्यकच आहे त्याची सामाजिक उपयोगिता हो आहे परंतु त्यामुळे आत्मज्ञान मात्र होत नाही ब्रह्मच सत्य आहे शाश्वत आहे नित्य आहे ज्ञानस्वरूप आहे व त्याचेच वर्णन साक्षी पुरुष या शब्दानी केले जाते सृष्टीतले सर्व प्रकारचे पशु प्राणी वनस्पती दगड सर्व चैतन्य व सर्व अचेतनचे आकार प्रकार हे या ब्रह्म किंवा चैतन्य शक्तीचे स्वरूप आहे ब्रह्मापेक्षा वेगळे असे काहीच अस्तित्वात नाही सर्व प्राण्यात अंतरयामी तेच चैतन्य आहे तेच ब्रह्म विद्यमान आहे तोच एकच आत्मा आहे देह इंद्रिये आदींच्या संयोगाने तोच आत्मा विद्यमान आहे हा आत्माच जीव आहे जीवाचा व ब्रमाचा संबंध अभेद्य आहे व त्याचाच उपदेश गुरु आपल्या शिष्यांना करत असतात अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हे ब्रह्मच आत्मा आहे तत्व तू आत्मा आहेस ते म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म म्हणजे तू म्हणजे जीव हा जीवच आत्मा आहे ही महावाक्य आहे या महावाक्यामुळे जीव आणि ब्रह्म यांच्या अभेद्य नात्याचा बोध होतो शिष्याला याचा बोध झाल्यावर तो म्हणतो अहम ब्रह्म असे तर जीव अल्पज्ञ आहे या अल्पज्ञ स्वरूपात जे चेतन तत्व आहे तेच आत्मा आहे व तेच ईश्वर आहे चेतन अवस्थेत दोघांचा संबंध अभेद्य आहे या अभेद्य संबंधाचे ज्ञान झाले तो मुक्त आहे त्याला मुक्तीची साधना करावी लागत नाही व त्याला त्याची चिंताही नसते म्हणून त्यांना आता ही चिंता उरलेली नाही राजा जनक म्हणतात की मुक्तातर तर मी होतोच बंधनाचा जो भ्रम होता तो नाहीसा झाल्याने मी आता पूर्ण शांत स्थितीत आहे आत्मा व परमात्म्यामधील अभेद्य संबंध हेच या सूत्राचे सार आहे ज्ञानाची ही सर्वोच्च अवस्था आहे जे या दोघात भेद असल्याचे मानतात परमात्म्याला आत्म्यापेक्षा वेगळे मानतात ते सारे द्वैतवादी धर्म आहेत जे अन्य आत्म्यापेक्षा दुसऱ्या आत्म्याला वेगळा समजतात ते प्रत्यक्षात फक्त जीवाचीच व्याख्या किंवा वर्णन करीत असतात त्यांना चेतन आत्म्याचे ज्ञानच झालेले नसते राजा जनक म्हणतात की हा अद्वैताचा अनुभवच ज्ञानाची अंतिम व श्रेष्ठ अनुभूती आहे